वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग पंच्याऐंशी वाशादराजा गुहा असे बोल्यावर अत्यंत बुद्धिमान भरत त्याला हेतुगर्भ वाक्य बोला माझ्या गुरुच्या मित्रा एवढ्या मोठे सेनेचा तू सत्कार करू इच्छितोस ही तुझी इच्छा खरोखर फार आहे असे उत्तम बोल बोलून तो महा श्रीमान भरत गुहाला मार्गाकडे बोट दाखवून म्हणाला भरद्वजांच्या आश्रमाला कोणत्या मार्गाने मी जावे गंगेच्या काठचा हा दाट झाडीचा प्रदेश पायाखाली घालणे फार कठीण आहे धीमान राजपुत्राचे ते बोलणे ऐकून त्या दाट अरण्यात सहज फिरणारा गुह हो, हात जोडला म्हणाला या प्रदेशाची चांगली माहिती असणारे दाश अत्यंत काळजीपूर्वक तुझ्याबरोबर येतील महाबलिष्ठ राजपुत्रा मीही तुझ्याबरोबर येईन पण ही तुझी मोठी सेना पाहून माझ्या मनात शंका उत्पन्न झाल्यासारखी होते की निरुपद्रवी रामाविषयी मनात दुष्टभाव धरून तर तू जातीय असे तो बोलला तेव्हा आकाशाप्रमाणे निर्मल असणारा भरत सौम्य शब्दात गुहाला म्हणाला तुला दुःख होईल असा काल कधी न येऊ माझ्याविषयी शंका तू घेऊ नकोस माझ्या ज्येष्ठ भ्राता राघो तो मी पिता समोर मालगाय त्या वर्माशी काकूत मी परतून आणण्यासाठी चाललोय याशिवाय दुसरे काहीही करण्याचे माझ्या मनात नाही गुहा हे मी तुला खरेखर सांगतो भरताचंही बोलणे ऐकून गुहाच्या मुखावर आनंद उमटला तो पुन्हा भरताला आनंदीत होऊन म्हणाला तू धन्यस तुझ्या तोडीचा या जगात मला कोणी दिसत नाही कारण अनायाशी हाती आलेले राजे तू टाकून देऊ इच्छितोस तुझी कीर्ती लोकात शाश्वत काळ पर्यंत टिकून राहील कारण तू विपत्तीत असणाऱ्या रामाला परत आणू इच्छित असे भरताशी गुह बोलत असताना सूर्याचा प्रकाश कमी कमी झाला आणि रात्र झाली त्या सैनीला गुहाच्या सहाय्याने चांगल्या रीतीने वसवून समाधान पाहून शत्रुघ्ना भरत, धर्म भरता धर्मदृष्टीच्या भरताच्या चिंतेने शोक उत्पन्न झाला वणव्याने तापलेल्या वृक्षाला आतल्या अग्नीने जसा त्रास व्हावा तसा त्याला त्याच्या मनात दडून राहिलेल्या शोकागने ताप देऊ लागला सूर्य तापामुळे तापलेल्या हिममानाचे हिम जसे पाझरावे तसे शोकतापामुळे त्याच्या सर्व गात्रातून शोक क्लेशरूपी उंच उंच शिखरे मूर्छारूपी अनंत वन्य प्राणी संतापरूपी वनस्पती आणि वेळू असलेल्या खचत जाणाऱ्या दुःखरूपी पर्वताखाली तो कैकही सुत झडपून गेला मनाने अत्यंत खिन्न होऊन सुस्कारे सोडेत त्याच्या लोकांसह चांगली व्यवस्था झाली तथापि तो दुःख आणि विषणच राहिला त्या भरताचे त्याच्या थोरल्या भावाच्या बाबतीत गुहाने धीरे धीरे पुन्हा सांत्वन केले अयोध्याकांडाचा पंचऐंशी वसर्ग समाप्त